चोर आणि विहीर तेनाली रामची कमाल चतुराई खूप वर्षांपूर्वी विजयनगर नावाचं मोठं राज्य होतं त्या राज्याचा राजा कृष्णदेवराय खूप शूर आणि दयाळू होता त्याच्या दरबारात एक खास माणूस होता तेनालीराम तो हुशार खट्याळ आणि चतुर होता तो नेहमी लोकांना हसवत असे आणि वेळ आली की शहाणपणाने धडा शिकवत असे कदेतले चोर एकदा राजा तुरुंगात गेला तिथे दोन चोर बसले होते ते रडायला लागले आणि म्हणाले महाराज आम्हाला माफ करा आम्ही आता चांगले माणूस होऊ आम्ही तुमच्यासाठी काम करू राजाने एक अड़ घातली तुम्ही खरच हुशार आहात का हे पाहण्यासाठी तुम्हाला आधी तेनाली रामचा घरी चोरी करून दाखवायची आहे जर जमलं तर मी तुम्हाला सोडेन चोर खुश झाले त्यांना वाटलं हा तर एक साधा विदूषक आहे याच्याकडे चोरी करणं म्हणजे अगदी सोपं काम आहे तेनालीरामला कळलं त्या रात्री चोर तेनालीरामच्या घराजवळ गेले ते झुडपात लपून बसले तेनाली राम बागेत फेरफटका मारत होता त्याला आवाज आला लगेच त्याला समजलं अरे रे माझ्या बागेत चोर लपले आहेत तो लगेच घरात गेला आणि मोठ्याने बायकोला म्हणाला ऐक दोन चोर फिरत आहेत आपली सगळी दागदागिनी आणि पैसे एका पेटीत ठेव पटकन घेऊन ये चोरांनी ही सगळी चर्चा कान देऊन ऐकली त्यांना वाटलं आपलं काम तर सोपं झालं सगळी खजिना एका पेटीत आहे विहिरीतला पेटारा थोड्या वेळाने तेनालीराम मोठा पेटारा उचलून अंगणात आला त्याने तो पेटारा थेट विहिरीत टाकला हे पाहून चोर खुश झाले ते म्हणाले छान उद्या सकाळी आपण हा पेटारा बाहेर काढू आणि श्रीमंत होऊ पण त्यांनी थांबू नये म्हणून रात्रीच पाणी काढायला लागले चोरांची मेहनत दोन्ही चोर विहिरीतून पाणी काढू लागले बादली मागोमाग बादली रात्रभर त्यांनी मेहनत केली त्यांना वाटलं लवकरच पेटी मिळेल शेवटी पहाट झाली त्यांनी दमखाऊन पेटारा बाहेर काढला आश्चर्य चोरांनी पेटारा उघडला पण आत काय होतं फक्त मोठमोठे दगड दोघांनी डोकं धरलं रात्रभर त्यांनी परिश्रम केला पण त्यांना फक्त दगड मिळाले रामची मजा तेनालीराम घरातून बाहेर आला तो हसत म्हणाला अरे वा धन्यवाद हो चोरांनो माझी बाग छान पाणावली आणि मला गोड झोप लागली इतकं मोठं काम करून दिलं चोरांना आपली फजीती समजली त्यांनी माफी मागितली आणि पुन्हा चोरी न करण्याचं वचन दिलं कथेचा बोध खोटं ऐकून कधीही फसू नये चोरी करून कधीच काही चांगले मिळत नाही हुशारी आणि चातुर्याने संकटावर मात करता येते प्रामाणिकपणाचं आयुष्य हेच खरं सुख आहे शेवट तेनाली रामच्या गोष्टी मुलांना नेहमी आनंद देतात या गोष्टीत आपण हसतो पण सोबत एक छान धडा घेतो हुशारी आ प्रमाणिकपणा हाच खराजिना है